राम समर्थ पंचिका चौदावी सम्रंथोपसार नावांसंहार करो चौदह पंचक निश्चयपूर्वक एक ज्यादा वेदांत सागर से मनता उपनिषदा ग्रंथा आचारे शंकराचार सं प्राकृत मध्य स्वबुद्धीनुसार सारार्थ काढला प्राकृत भाषेत माझ्या बुद्धीच्या प्रमाणे सारार्थ काढला तरी त्यामुळे अंत्यजाच्या घरच्या अग्नीला कोणी विटाळाला असे म्हणते काय जे लोक शास्त्रसंपन्न आहेत ज्यांच्याकडे वैराग्यादी विचार आहेत त्यांना संस्कृतच्या सहाय्याने अपरोक्ष साक्षात्कार होतो पण इतर जे अशिक्षित आहेत पण ज्यांना जाणण्याची इच्छा आहे आणि ज्यांना अधिकार आहे प्राकृत प्राकृतीमधील ग्रंथ परतीराला अनायसे पोहोचवितात साध्या रिंगणीच्या वृक्षाला जर गोड फळे आयती मिळत असतील तर आंब्याच्या लागवडीसाठी विनाकारण कष्ट का बरे उपसावेत सद्गुरूंनी केलेल्या उपदेशानंतर जर परोक्षज्ञान समप्रमाण झाले सप्रमाण झाले तर बुद्धिपूर्वक केलेले पाप अग्नी इंधळाला जाळतो इंधनाला जाळतो त्याप्रमाणे संपूर्णपणे नष्ट संस्कृत शब्द टाकून देऊन केवळ अर्थाने समाधान प्राप्त होऊ शकते तोच अर्थ प्राकृतात जाणून घेऊन शब्दरूपी फोलकटाचा त्याग करावा दोन्ही भाषांचा अर्थ एकच आहे आणि अर्थानेच परलोकाची प्राप्ती होऊ शकते अनुभवी लोकांना हा विवेक समजतो बाकीचे विनाकारणच मत्सर करतात रामकृष्णादी अवतार मनुष्य रूपाने पृथ्वीवरील लोकांसमोर प्रकट झाले ते सर्व लोकांच्या भाग्याचा मह्योदय म्हणायचा ते जर वैकुंठात राहिले असते तर त्या भगवंताला कोण पाहू शकले असते त्याप्रमाणे गूढ म्हणजे पर्यायाने कठीण असे संस्कृत कोणाला समजू शकेल अवतार घेतल्याने त्यांचे देवत्व नष्ट झाले असे काही ऐकवत नाही उलट तिन्ही लोकात त्यांचे पतित पावन असे नाव झाले त्याप्रमाणेच प्राकृतमधील अर्थामुळे पुष्कळ लोक परमार्थाच्या वाटेला लागले म्हणून या बाबतीत कोणी कमी जास्तपणा मानू नये येथे सर्वांनाच अधिकार आहे मग ते अशिक्षित असोत अथवा स्त्रिया असोत अथवा शूद्र असो मात्र ते वैराग्ययुक्त आणि विचार करणारे असले पाहिजेत एवढ्या गोष्टी आवश्यक आहेत त्यात भर म्हणून गुरुसेवेची आवड असेल श्रवण मननाचीही आवड असेल तर अर्ध्या घटकेचाही अवधी न लागता तो शिवसमान होतो स्त्रीशूद्र ही शिवा समान होऊ शकतात मग ब्राह्मण का बरे होणार नाहीत हे ऐकता श्रोता म्हणाला हा तर्क जरा भारी वाटतो ज्यांनी वेदांचे अध्ययन केले अशानाच ज्ञानाने मोक्ष मिळतो हे जर खरे मानले नाही तर वेदाला सहजपणे व्यर्थपणा येतो यावर वक्ता म्हणतो यावर जरा सावधान होऊन विचार करा जडभरताला तुम्ही जन्मताच पावन मानता मग त्याने कोणते अध्ययन केले होते सांगा श्रोता यावर म्हणतो त्याचे पूर्वजन्मीचे अध्ययन होते वक्ता यावर म्हणतो मग सर्वांचेच असे असते अन्य जातीसुद्धा ब्रह्मज्ञानी होऊ शकतात कारण त्यांच्या पूर्वपुण्याची ती करणे असते पूर्वजन्मात त्यांनी प्रकट झाले असे म्हणाले व्यर्थता येत नाही वेदच सर्वांना तारतो पूर्वी जर वेदाचे अध्ययन केले नसेल तर या जन्मी त्याची ज्ञानाकडे प्रवृत्तीच होणार नाही म्हणून त्यांना परो ज्ञान पूर्वीच प्राप्त झाले होते ते लिया तोंडपाठ होते त्याप्रमाणे अगोदर जे ज्ञान मिळवले होते ते आता या जन्मी प्रकट होते सद्गुरूंनी केलेल्या उपदेशानंतर जर परोक्ष ज्ञान सप्रमाण झाले तर बुद्धिपूर्वक केलेले पाप अग्निधाला इंधनाला, इंधनाला जाळतो त्याप्रमाणे संपूर्ण नष्ट होते सद्गुरूंनी केलेल्या उपदेशानंतर जर अपरोक्ष विचारानंतर सप्रमाण झाले तर मध्यानीचा सूर्य ज्याप्रमाणे अंधकार नाहीसा करतो त्याप्रमाणे मूळ अज्ञानाला ते नाहीसे करते आणि अज्ञान निशेष नाहीसे झाल्यानंतर ज्ञाता परिपूर्णपणे ब्रह्मच होऊन जातो मग त्याला शिवाशी साम्य कसे साधता येणार नाही असो वेदार्थाचे आकलन केल्यानंतर तर, के तर मुमूक्षुलोकांनी त्याचे सेवन केलेच पाहिजे यावर श्रोता म्हणतो वेदांताला संमत असे ग्रंथ प्राकृतात पूर्वीच होऊन गेले आहेत पूर्वाचार्य पुष्कळ होऊन गेले त्यांनी जगदुद्धाराचे कार्य ही पुष्क मग आता या ग्रंथा प्रयोजन का उत्तर चित्त देव घरो घरी श्रीमंत लोक अन्न सतर्पण करता त्या मुमुक्षु साधक याचक या लोकानी पूर्वी आचार्या ने के ग्रंथां तृप्ति प्राप्त कर या सगळ्या अमोलिक ग्रंथांची ठिकठिकाणी ग्रंथछत्रे उघडली आहेत अशात एखाद्या दरिद्री माणसाला धनाचा आड सापडला आणि त्याने अन्नसंतर्पण केले तर कोणी खाणार नाही काय त्याने संतर्पण केले नाही तर कोणी उपाशी राहील असेही नाही जो आपल्या पुण्यासाठी करत असतो हा ग्रंथ लिहिला नसता तर साधक अतृप्त राहणार नाहीत पण आमच्या मनातील हेतू स्पष्ट करून सांगतो गुरुभक्ताची सेवा घडावी असे मनात खूप वाटत होते पण मी दुबळा आणि दैवहीन असल्यामुळे मला ते कसे प्राप्त झाले असते अशा तऱ्हेने जे हीनत्व आले होते ते काढून टाकले पाहिजे म्हणून पूर्वीच समर्थाने बोललेले उच्चिष्ट बोल मी पुन्हा बोलतो आहे गुरुभक्तांनी ते पाहिले तर ते आपल्या मनावर संतुष्ट होतील त्यामुळे माझी हिनत्व बुद्धी निरसून गेली सगळ्यांना संतुष्ट करावे हा ही ईश्वरपूजेचाच एक प्रकार होय सत्साधकांना संतोष वाटला तरच गुरुभक्तांच्या सेवेचा पूर्ण अधिकार मला प्राप्त झाला असे मला वाटेल हा एवढा माझ्या मनात उद्देश होता गुरुभक्त हे गुरु समान असतात ते त्याहून भिन्न नाहीत हे मी सद्गुरूंची शपथ घेऊन सांगतो आता एवढा तरी परिहार मी का करू नये बरे करता कोण कोणी केले याचा विचार पुढच्या समासात करू इति श्रीमत्गमसारे उपनिषद तात्पर्यानुसारे ग्रंथोपसंहार प्रकारे चतुर्थ समासहा श्रीराम समर्थ